उत्पत्ती प्रकरणे सर्ग एक्क्याऐंशी राक्षसी म्हणाली हे कमलपत्राक्ष मंत्री तुझे हे पारमार्थिक भाषा ला गोड लागणारे आणि मनाला निशय पवित्र करणारे आता जे प्रश्न शिल्लक राहिले आहेत त्यांची उत्तरे या राजाने द्यावी रत्यावर राजा म्हणाला ज्याचा परम प्रत्यय म्हणजे जगाचा विषय रुपाने अभाव होणे ज्याचे ग्रहण म्हणजे चित्ताने सर्व संकल्पाचा त्याग होणे असा आहे ज्याच्या संकोचामुळे आणि विस्तारामुळे या जगतांचे प्रलय आणि उद्धव होत असतात सर्व वेदांतवाक्यांचे पर्यवसन ज्याच्यामध्ये होते परंतु जो वाणीला अगोचर आहे सृष्टीच्या आधी आणि जो सत आणि असत भान आणि अभान यापैकी अमक्या कोटीत आहे असे सांगता येत नाही अर्थात जो अनिर्वचनी आहे परंतु स्थितिकारी जो या दोन कोटींच्या रुपाने भासमान होत असतो ज्याची लीला म्हणजेच हे चराचर जग आणि विश्व रुपाने दिसत असूनही ज्याची अखंड एक अखंडित होतय अशा शाश्वत सद्रूप ब्रह्माविषयीच हे कल्याणे तुझे सर्व प्रश्न आहेत तेव्हा तू आत्ताच व्यक्त केलेल्या इच्छेप्रमाणे शिल्लक राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे मी यथामती देतो ती ऐक बत्तीस हा ब्रम्हज्ञकडू चिदणू आपल्यामध्ये वायूची कल्पना केल्यामुळे वायूच्या रूपाने दिसतो परंतु वायू ही त्याची कल्पना असल्यामुळे त्या मिथ्या कल्पनेचा शुद्ध चैतन्यामध्ये वस्तुत संभव नाही <coughs> <coughs> तेहत्तीस तो चिरणूस शब्दाच्या कल्पनेमुळे शब्द झाला आहे असे भ्रांतीमुळे वाटते परंतु शब्द आणि शब्दाचा अर्थ म्हणजे विषय याच्यामध्ये असणे केव्हाही शक्य नाही <coughs> चौतीस तो, तो अणूच वास्तविक सर्व काही आहे परंतु हे सर्व मात्र तो नव्हे अहममधील अहंकारता नाहीशी झाली म्हणजे तोच परमात्मा आहे परंतु अहम वृत्ती म्हणजे मात्र परमात्मा नव्हे आता अहम याचा अर्थ उपलक्षणेने सोहम असाही होईल परंतु विरहित अहम याला अस्तित्वच नाही परमात्मा सर्व सत्यात्मक असल्यामुळे सत्य आणि मिथ्या या कल्पनांनाही कारण तोच आहे पस्तीस शेकडो प्रयत्नाने आत्माच प्राप्तव्य आहे हा एकदा प्राप्त झाला म्हणजे प्राप्त, प्राप्त होण्यासारखे काही शिल्लक राहत नाही <coughs> प्राप्ती झाल्यानंतर वास्तविक काहीच प्राप्त होत नाही कारण आत्मा अनादी अनादिसिद्ध असल्यामुळे तो प्रयत्न रूपी साधनाने प्राप्त होण्यासारखा नाही जोपर्यंत मूल ज्ञानाचा नाश होऊन आत्मबोध झाला नाही जन्म रूपे वसंत ऋतूच्या हो ठिकाणी तो तोंडाने बोलल्याने जन्म मृत्यूचे परंपरा बंद पडणे शक्य नाही तेव्हा तो बोध व्हावा यासाठी प्रयत्न करणे भाग आहे अडतीस ज्याप्रमाणे रखरखीत भूमीत पडलेल्या सूर्यकिरणाने मृगजल निर्माण व्हावे त्याप्रमाणे या चिदणूने आपल्या कल्पनेचा अपहार केला आहे एकोणचाळीस हा चिदणूस चाळीस या चिदणूनेच त्रिभुवनाला तृडप्राय केले आहे आपल्या अंतरयामी असलेली मेरूची किंवा त्रिभुवनाची कल्पना बाहेर टाकून तो या वस्तूंना पाहतो कामी मनुष्य आपल्या मनातील काल्पनिक स्त्रीला आलिंगन देत असताना ती स्त्री प्रत्यक्ष स्त्री आहे असे त्याचप्रमाणे चिदणूमध्ये जी जी कल्पना होते ती तो बाह्य रूपाने पाहतो ज्याप्रमाणे मनोराज्यातील पर्वत कल्पना करताक्षणी बाहेर दिसू लागतो त्याचप्रमाणे सर्व शक्तिमय चैतन्य आदीसर्गामध्ये ज्या ज्या तऱ्हेचे संकल्प आपल्या ठिकाणी करते त्या त्याप्रमाणे ते स्वतःला लगेच बाह्य रुपाने पाहू लागते ज्याप्रमाणे लहान मुलांचे मन एखाद्या पक्षाची कल्पना करून त्याला प्रत्यक्ष पाहू लागते त्याप्रमाणे अविद्येच्या योगाने बनलेले चित्त आत जस दस कल्पना करते तस तसे बाहेर पाहते एकेचाळीस परमाण स्वरूपी अत्यंत सूक्ष्म आणि चिद्रूप अशा ह्या अणुने सर्व विश्व व्यापून टाकले आहे बेचाळीस हा चिदणू सर्व व्यापी अनादी अरूप आणि आकार रित असल्यामुळे शेकडो योजनातही मावला जाणे शक्य नाही त्रेचाळीस ज्याप्रमाणे एखादा धूर तर आपल्या नेत्र कटाक्षा दिकाणी एखाद्या अल्लड आणि भोळ्या तरुणीचे मन आकर्षित करून तिला आपल्या नादावर हवी तशी नाचवतो त्याप्रमाणे हा चिदणू आपल्या शुद्ध साक्षीत्वाच्या योगाने पर्वत तृण वगैरेने युक्त असलेल्या जगदरूपी बालिकेला वाटील त्या नाचवतो चव्वेचाळीस ज्याप्रमाणे एखाद्या वस्त्रावर काढलेल्या चित्रांना ते वस्त्र गुंडाळून टाकते त्याप्रमाणे मेरू आदी पर्वतही त्या, पर्वत त्या अनंतस्वरुपी चिदणूची कल्पना असल्यामुळे ते त्याच्यामध्ये असे म्हणायला हरकत नाही पंचेचाळीस आपल्या अणुत्वाचा त्याग न करणारा हा चिदणू देश काल इत्याधिकाणी अपरिच्छिन्न असल्यामुळे मेरू पर्वतापेक्षाही स्थूल आहे हा चिदणू पर्वतासारखा मोठा असूनही केसागराच्या सहस्त्रांशा एवढा सूक्ष्म आहे मेरू पर्वत आणि मोहरी यांचे साम्य होणे प्रमाणे, शक्य नाही त्याचप्रमाणे चिदारकाशीरूप अणुरा मेरू आणि केसाग्रहापैकी कशाचीही उपमा वस्तुत शोभत नाही सुवर्णामध्ये ज्या प्रमाणे कटकादी अलंकार संभवत नाही तर या सर्व कल्पना शबल ब्रह्मामध्ये संभवतात सत्तेचाळीस स्वानुभव रूपी आत्माच प्रकाश आणि अंधकार या दोघांनाही प्रकाशित करणारा आहे या आत्म्याशिवाय दुसरा एखादा दीप आहे अशी कल्पना केली तर आत्म्याचे सर्व प्रकाशत्व नाहीसे होईल आणि आत्म्याला प्रकाशित करणाऱ्या त्या दीपाचाही प्रकाशक कोण अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न उत्पन्न होऊन अनवस्थाप्रसंग ओढ होईल सारांश आत्मा हाच सर्व दीप आहे असे मानल्याशिवाय गत्यंतरच नाही शिवाय सूर्यादेकांचा प्रकाशक हा आत्मा आहे असे मानले नाही तर सूर्यादेकांसह सर्व जग जड ठरवू लागेल तसे म्हणजे आत्म्याचे स्वरूप आणि त्याचे प्रकाशकत्व ते कोठे राहिले सूर्यादेकांचे तेज आणि अंधकार या कल्पना चिदणूच्याच असल्यामुळे त्याच्या आधी नाही अर्थात सूर्यादेकांचे ते जे तेज बाह्य जगात दिसते ते त्या चिदणूचेच आहे आता ह्यावरही कदाचित कोणे अशी शंका घेईल की जगताला प्रकाशित करणारे सूर्यचंद्र अधिक प्रत्यक्ष असता चिदणूच्या प्रकाशकत्वाची कल्पना करण्याचे कारण काय तर ह्याचे समाधान असे की सूर्य चंद्र अग्नी इत्यादिकांच्या ठिकाणी जे तेज दृष्टीच पडते त्याची किंमत चिदणूच्या दृष्टीने अंधकारापेक्षा मुळीही अधिक नाही प्रकाश आणि अंधकार यांच्यामध्ये जर काही भेद असला तर सूर्यादेकांचा रंग पांढरा दिसतो आणि अंधकाराचा रंग काळा दिसतो एवढाच सांगता येईल सामान्यतः धुक्याचा वर्ण पांढरा असतो पण तेच धुके काजळाप्रमाणे कृष्णवर्ण दिसू लागले म्हणजे त्यालाच मेघ अशी स्वच्छ दिली जाते अर्थात धुके आणि मेघ यांच्यामध्ये जेवढा भेद आहे तितकाच प्रकाश आणि अंधकार यांच्यामध्ये आहे जगता सूर्य प्रकाशित करता अपने परंतु जग का सूर्य का जड़च है जी सत्या प्राप्त होती चिदादित प्रकाशा हो सूर्य हा दिवस प्रकाशमान होता उदयास्त है शीलादीक अंतर्भागान तो प्रकाशित करू शक परंतु चिदादित्या स्थिति मात्री नहीं कारण चिदादित्य हा रंदिवस अखंड प्रकाशमान हो त्याला उदयास्त नाहीत आणि तो शिलादिकानाही अंतरबाह्य प्रकाशित करत असतो जीवाच्या अंतरयामी असलेला हा चित्र एखाद्या लहानशा झोपडीला प्रकाशित करणाऱ्या दिव्याप्रमाणे नानाविध भोग आणि साधने ह्यांनी युक्त असलेल्या जगदरूप झोपडीला प्रकाशित करतो आता या ठिकाणीही कोणाला अशी शंका घेता येईल कि जर अंधकाराला आत्माच प्रकाशित करत असता तर अंधकाराचा अंधकारपणा नष्ट झाला असता परंतु तसे होत तस असल्याचे दिसत नाही तरी आत्मा हा अंधकाराचाही प्रकाशक आहे असे कसे म्हणता येईल आता ह्यावर समाधान असे करता येईल की आत्मा हा अंधकाराचा प्रकाशक आहे परंतु त्याच्या स्वरूपाचा नाश न करता तो त्या ठिकाणी म्हणजे अंधकारामध्ये प्रकाशमान होत असतो अर्थात अंधकाराची जाणीव सुद्धा आत्म्याच्या प्रकाशामुळेच होत असते नीलवर्णाचे आणि श्वेत वर्णाचे अशी दोन्ही तऱ्हेची कमले सूर्याच्या प्रकाशामुळे प्रकट होतात त्याचप्रमाणे प्रकाश आणि अंधकार या दोघांच्या आविर्भूत होतो त्याप्रमाणे हा चित भानू सत्सदरूपाने व्यक्त होत असतो अठ्ठेचाळीस ज्याप्रमाणे वसंत ऋतू मध्ये सर्वतरेच्या वृक्षांचे पाने फुले फळे इत्यादी संपत्ती समाविष्ट झालेली असते त्याप्रमाणे चिदणूच्या अंतरयामी सर्व विषयवृत्ती समाविष्ट झालेल्या असतात वसंत ऋतूच्या रसापासून नानाविध परंपरा उदित होतात त्याप्रमाणे चिदणूपासून सर्व विषयांच्या अनुभव परंपरा गोचर होत असतात एकोणपन्नास परमात्मरूपी अणु अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे स्वादरहित आहे परंतु असे असूनही सर्व रसांचा सत्तेचा तो जनक असल्यामुळे तो स्वतः सर्व रसात परमाणू सर्वांचा त्याग करत असता सर्व रूपाने स्थित आहे जेव्हा त्याच्या ठिकाणी जगताचे स्फुरण नसते तेव्हा त्याच्या ठिकाणी जग नसते परंतु ज्यावेळी त्याच्यामध्ये जगातील स्फुरण होते तेव्हा तो आपल्या साक्षीत्वामुळे जग धारण करतो एकावन परमात्म्याने आपल्या चित्तरूपी अणुचा छताप्रमाणे विस्तार करून सर्व जग आच्छादून टाकले आहे पण हे त्याचे स्वतःचे स्वरूप असल्यामुळे तो स्वतःला आच्छादित करू शकत नाही दुर्वाच्या बनामध्ये उभा असलेल्या हत्ती दुर्वांच्या योगाने स्वतःला थोडा सुद्धा झाकू शकत नाही त्याप्रमाणे चिदाकाशी रुपाने असलेला परमात्मा स्वतःला आच्छादित करून टाकण्याला असमर्थ आहे ज्याप्रमाणे जागृत असलेल्या शेतकऱ्याचा मुलगा आपल्या शेतातील पिकांचे रक्षण करतो त्याप्रमाणे परमात्मा विश्व आणि विश्वातील जीव यांच्याकडे आत्मरूपाने पाहून त्यांचे रक्षण करतो परंतु एका दृष्टीने विचार केला असता जगताचे रक्षण करणे ही परमात्म्याची स्वरूप विस्मृतीच आहे आणि स्वयंप्रकाश परमात्म्याच्या ठिकाणी असली आत्मविस्मृती आत्म व्हावी हे मायेचे केवढे अद्भुत सामर्थ्य म्हणायचे बावन ज्याप्रमाणे शिशिर ऋतू त्याचप्रमाणे प्रलयकाली तिरोहित झालेले जग चिनच्या प्रेरणेने व्यक्त दशी राहते ज्याप्रमाणे वसंत ऋतू मधून निरनिराळ्या वनपरंपरा उदि, उदित होतात त्याप्रमाणे चित्त जग उदय होते ज्याप्रमाणे लता वृक्ष गुलम म्हणजे परमाणूस सावयव अशा सर्व चतुर्विध भूतांचा आत्मा असल्यामुळे हजारो डोळे आणि हात यांनी संपन्न आहे चोपन ज्याप्रमाणे स्वप्नातील एका क्षणामध्ये बाल्य तारुण्य इत्यादी दशा भासमान होतात त्याप्रमाणे चिदणूच्या एका निमेषामध्येच हजारो कल्प आणि महाकल्प प्रतीत होतात अर्थात चिदणूस निमेष महाकल्प आहे सर्व सत्तांच्या रूपाने त्या चिदणूची सत्ता विरसत आहे ज्याप्रमाणे भोजन केलेले नसतानाही एखाद्या आपण भोजन केले आहे असे वाटावे त्याप्रमाणे निमेष आणि कल्प ह्या कल्पना त्या चिदणूमध्ये वस्तुत नसतानाही भासमान होत असतात ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये भासमान होणारे स्वतःचे मरण हे वासने असल्यामुळे मिथ्या असते त्याप्रमाणे एका, एका निमेशामध्ये येणारा हो कल्पांचा प्रत्ययही निसंशय मिथ्या आहे पंचावन्न बीजामधील वृक्षाप्रमाणे परमाण स्वरूपी चिदात्म्यामध्ये जग परंपरा स्थित असतात त्याच्यामधूनच त्या व्यक्त रुपाने भासमान होऊ लागतात ज्याप्रमाणे लाकडामध्ये दिशत असलेली बाहुलीची प्रतिमा तद्रूप असते किंवा निर्मळ आकाशामध्ये भासमान होणारे गंधर्व नगर वास्तविक रूप असते त्याप्रमाणे छिदणूमध्ये भासमान होणारे विश्व तद्रूपच असते कारण जे ज्यामध्ये असते ते त्याच्यापासून उत्पन्न होते इतकेच नव्हे तर ते तद्रुपत्वाने स्थिर असते छप्पन बीजामध्ये अव्यक्त असलेले वृक्ष पुढे जरी वृक्षरूपाने भासत असले तरी परमार्थता ते बीजरूपानेच असतात त्याप्रमाणे त्या भूत भविष्याणी वर्तमान सर्ग परंपरा प्रलयकाली छिद्रूप असतात इतकेच नव्हे तर स्थितीकालीही परमार्थ दृष्ट्या त्या परमात्म्याशी एक रूप अर्थात अव्यक्त असतात सत्तावन ज्याप्रमाणे बीजामध्ये वृक्ष असतो किंवा तुसात धान्यकण असतो त्याप्रमाणे निमेषरूपी चिदणूमध्ये कल्प स्थित असतो ज्याप्रमाणे तुसामध्ये धान्याचे दोन कण असावे त्याप्रमाणे कल्प ही त्या चिदणूची दोन्ही अंगे असून ती त्याच्यामध्ये जो उदासीनपणे वावरत असतो आणि त्याला कोणताही विकार यत्किंचितही स्पर्श करू शकत नाही असा परमात्मा कर्तृत्व आणि भोक्तृत्व या रूपाने जगात भासमान होत असला तरी तो स्वात्म रूपाने स्थित असतो शुद्ध अशा परमात्म्यापासून जगतसत्ता उदित झाली आहे आणि त्यापासूनच क्रिया आणि भोग यांच्या संबंधाशिवायच कर्तृत्व आणि भोक्तृत्व या कल्पना उदित झाल्या आहेत आता जगताची उत्पत्ती लय होत असतात असे जे सांगण्यात येते ते, ते मानवी व्यवहाराला अनुलक्षण सांगण्यात येत असते परंतु वस्तुत जग कोणी उत्पन्न केलेले नाही की कोणी नाहीसेही करत नाही इतकेच नव्हे तर हे निशाचारी स्थितीकारी सुद्धा जे जग विद्यमान दिसत आहे तेही वस्तुत <coughs> एकोणसाठ हा चिदणू दृश्य भोगांची प्राप्ती व्हावी म्हणून दृश्य विषयांची आपल्या अंतर्या मी कल्पना करतो आणि त्यांनाच बाह्य रूपाने पाहतो आता हे जग किंवा त्रिभुवन आत्म्याच्या आहे आणि बाहेरही आहे अशा तऱ्हेचे जे शब्द प्रयोग करण्यात येतात ते अधिकारी पुरुषांना विषय समजावून देण्याच्या दृष्टीने कल्पित करण्यात येत असतात कारण वास्तविक पाहू गेले तर जगत्रय चिद्रूपच आहे द्रष्टा हा नेत्रद्वारा अंतःकरणाच्या प्रवाहरूपाने जणू बाहेर जाऊन सद्रूप आपल्याला आप असद्रूपाने पाहत असतो कारण द्रष्टा हा असद्रूप दृश्य होणे वास्तविक केव्हा शक्य नाही कारण आत्म्याच्या ठिकाणी वस्तुत द्रष्टा आणि दृश्य ह्या दोन्ही कल्पना नसल्यामुळे तो द्रष्टा किंवा दृश्य होणे असंभवनीय आपण जगातील वस्तू नेत्रांनी पाहतो असे म्हणतो परंतु वास्तविकपणे पाहता बाह्य नेत्र हे खरे नेत्र नसून आत्मा ह्याच नेत्रांचा नेत्र आहे अर्थात हा अपरोक्ष आत्माच आपल्या वासनामुळे आपल्या ठिकाणी दृश्याची कल्पना करतो आणि त्या दृश्याचा स्वतः द्रष्टा बनतो आणि दृश्य या कल्पना नेहमीच अपेक्षा ज्याप्रमाणे पुण्याच्या कल्पनेशिवाय त्याप्रमाणे होतो अर्थात पिच्या वाचून पुत्र नाही किंवा भोगत्या वाचून भोग्य नाही त्याप्रमाणे द्रष्ट्या वाचून दृश्य संभवत नाही सुवर्णामध्ये अलंकार रूपाने बनण्याची शक्ती असते त्याप्रमाणे परमात्मा चिद्रूप असल्यामुळे द्रष्टा आणि दृश्य ह्या दोन्ही रूपाने अलंकार सुवर्ण करू शकत नाही त्याचप्रमाणे दृश्य जड असल्यामुळे द्रष्ट्याला निर्माण करण्याची त्याच्या ठाई शक्ती नाही द्रष्टा हा चिद्रूप आणि सर्व असल्यामुळे त्याच्यावर दृश्याची कल्पना उत्पन्न होऊ शकते सोने हेच अलंकाराच्या रूपाने भ्रांती उत्पन्न करते त्याप्रमाणे असत असतानाही आकाराने ते सद्रुप असल्यासारखे भासते ज्याप्रमाणे कटका अलंकार रूपाने सत्य भासू लागले म्हणजे सुवर्णाचे सुवर्णत्व सत्य असूनही लुप्तप्राय होते त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य रूपाने भासू लागला म्हणजे त्याचे द्रष्टे पण सत्य असतानाही अनुभवाला ये नसेवते परंतु ज्याप्रमाणे कटकादी अलंकारांचा भास उत्पन्न झाला तरी सुवर्ण आपले सुवर्णत्व सोडत नाही त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य रुपाने स्थिर तरी तो आपल्या द्रष्टेपणाचा त्याग केव्हाही करत नाही आता एवढी गोष्ट निश्चित आहे की द्रष्टा आणि दृश्य या दोहोपैकी एक कल्पना अनुभूत होऊ म्हणजे दुसरी कल्पना त्यावेळी लुप्तप्राय होत असते एखादा मनुष्य लांब उभा आणि तो मनुष्य आहे हा अनुभव निश्चित झाला म्हणजे त्याचवेळी तो पशु आहे अशा तऱ्हेचा प्रत्यय निर्माण होणार तरी कसा ज्यावेळी आत्मा बहिर्मुख होऊन आपल्या स्वतःला दृश्य रूपाने पाहत असतो त्यावेळी त्याला आपला दृष्टेपणा अनुभवास येत नाही अर्थात द्रष्टा दृश्य झालेला आहे तरी दृश्य स्थितीत सत्ता असून नसल्यासारखीच असते साठ ज्याप्रमाणे कटकाकडे कटक या दृष्टीने पाहिले नाही म्हणजे सुवर्ण ते सुवर्णत्वच शिल्लक राहते त्याप्रमाणे आत्मबोधामुळे सर्व दृश्य गलित झाल्यानंतर द्रष्ट्याची सत्ताच सर्वत्र अनुभवाला येते तसेच जोपर्यंत दृश्य आहे तोपर्यंतच द्रष्टा तो आहे आणि जोपर्यंत द्रष्टा आहे तोपर्यंतच दृश्य आहे द्रष्टा आणि दृश्य ह्या दोघं हो एक नाहीसे झाले म्हणजे दुसरेही नाहीसे होते परंतु वस्तुत आत्मबोधाच्या दृष्टीने ही दोन्ही नाहीत सारंश सर्वांचे यथास्थित ज्ञान झाल्यानंतर अनिर्वचने आणि अत्यंत निर्मळ असे शुद्ध संविध रूप शिल्लक राहते 61. या चिनात्र परमाणूने दृश्य इत्यादी त्रिपुटी निर्माण केल्या असून एखाद्या द्वीपाप्रमाणे तोच या त्रिपुटीना प्रकाशित करत असतो परंतु ज्याला आत्मबोध झाला आहे असा ज्ञानीपुरुष प्रमाता प्रमाण आणि प्रमेय ही त्रिपुटी घेऊन स्वरुपाने शिल्लक राहतो अर्थात कटकादी अलंकारांच्या रूपाने ज्याप्रमाणे निर्विकार सुवर्ण स्थित असते त्याप्रमाणे ज्ञानी आत्मरूपाने स्थित असतो बासष्ट ज्याप्रमाणे उदक भूमी इत्यादी काकून भौतिक वस्तू भिन्न नसतात त्याप्रमाणे चिदणूच्या भावने व्यतिरिक्त जग निराळी नाही तो चिदणू सर्व व्यापी आणि सर्वानुभव रूप असल्यामुळे हा एकत्वाचा अनुभव ज्याच्या बुद्धीमध्ये रूढ झाला त्याला सर्व एक रूपच होते समुद्राकडे उदक उदकदृष्टीने पाहणाऱ्या मनुष्याला उदकावरील लहरी उद भिन्न दिसत नाही त्याप्रमाणे विज्ञानादृष्टीच्या पुरुषाला चिदणूहून जग भिन्न दिसत नाही त्रेसष्ट या परमात्म्याच्या इच्छेनेच समुद्रावरील लहरीप्रमाणे हे जग त्याच्याहून पृथक भासते तो परमात्मा दिकालाधिकाने अनवच्छिन्न असून सर्वात्मा आणि सर्वांनी तो सर्वांचा आत्मा असल्यामुळे सद्रुप आहे परंतु त्याचा बोध न झाल्यामुळे तो असद्रूपाने वास्तविक त्याच्या ठिकाणी द्वैत आणि ऐक्य ही दोन्ही नाहीत जर कोणी दुसरा असेल तर एकाला एकपणा येत असतो ऊन आणि सावली यांच्या प्रमाणेच द्वैत आणि ऐक्य ह्या कल्पना परस्पर सापेक्ष आहेत अर्थात त्यापैकी एकाची कल्पना नाहीशी झाली म्हणजे दुसऱ्याची कल्पना आपोआप नाही शेवट जर एकताच असिद्ध आहे तर द्वैत सिद्ध होईल ही गोष्ट असल्यामुळे पाण्याच्या द्रवतेप्रमाणे जग हे परमात्म्याशी निरंतर एक रूपच आहे बीजामधील वृक्षाप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी नानाविध भासणारे जग नेहमी साम्यावस्थेमुळे शांत असते ज्याप्रमाणे पाण्याची द्रवता पाण्याहून भिन्न नसते वायूचे स्पंदन वायूहून निराळे नसते किंवा शून्यात्व हे आकाशाहून वेगळे नसते त्याप्रमाणे द्वैतरूप भासणारी जग ईश्वराहून भिन्न प्रवृत्ती करता स्वीकारलेल्या द्वैत आणि अद्वैत कल्पना शेवटी दुःखालाच कारणीभूत होतात नि, निपुण पुरुष द्वैतवाद्वैत कल्पनांचा त्याग करून द्वैताद्वैत पलीकडे असलेल्या परमत करून घेऊन ब्रातलेले हे जग परमाण स्वरूपी चैतन्यामध्ये स्थित आहे ज्याप्रमाणे वायू आपल्या ठिकाणी स्पंदन उत्पन्न करतो आणि पुन्हा ते नाहीसे करतो त्याप्रमाणे परमात्म रूपी श्रेष्ठ अणु आपल्या ठिकाणी पुनः पुन्हा जगत निर्माण करून नंतर त्याचा लय करतो एखाद्या लहानच्या आरशात विस्तीर्ण पर्वत प्रतिबिंब रूपाने भासत असतो त्याप्रमाणे परमात्मस्वरूपी अणुच्या उदरात सर्व जनांच्या चित्ताला व्यामोह उत्पन्न करणारी त्रैलोक्य परंपरा भासमान होत असते परमेश्वराच्या मायेचे हे केवढे तरी स्वरूप आता उलट बाजूने विचार केला असता परमेश्वर हा अद्वितीय असल्यामुळे त्याच्या स्वरूपामध्ये मायेचा वास्तविक असंभव आहे अर्थात हे जग भूत भविष्य आणि वर्तमानाच्या तिन्ही काळे चिद्रूपच आहे एखाद्या विस्तीर्ण वृक्षाला आपल्या अंतर्यामी धारण करणारे बीज एखाद्या भांड्यात साठवलेले असते त्याप्रमाणेच आपल्या साम्यावस्थेचा त्याग न करता हा चिदणू आपल्यामध्ये सर्व जगज्जाल साठवून राहिला आहे फल पल्लव इत्यादी गाणी युक्त असलेल्या वृक्षाचा विस्तार बीजामध्ये असतो त्याप्रमाणे या त्या सर्व जगताचा विस्तार चिदणूमध्ये समाविष्ट झालेला आहे असे योगाने संसिद्ध झालेल्या ज्ञानदृष्टीला दिसून येते ज्याप्रमाणे शाखा पुष्पे आणि फळे ह्यांनी संपन्न असलेला वृक्ष आपल्या बीजरूपी कोटराला सोडून राहत नाही त्याचप्रमाणे विकासमान होणारे जग चिदणूला सोडून राहत नाही सहासष्ट बीजकोशात असलेल्या वृक्षाप्रमाणे चिजनोच्या अंतर्या मी राहणारे द्वैतवाद्वैतमय द्वाँत्व। जग जो पाहतो तोच खरा पाहणार आहोत परमार्थता विचार करता द्वैत नाही अद्वैत नाही बीज नाही अंकुर नाही स्थूल नाही सूक्ष्म नाही अजात नाही जात नाही आहे असे ना नाही असे नाही सौम्य नाही परुष नाही आकाश वायू वगैरे काही नाही त्रैलोक्यही नाही जग नाही असे नाही आहे असेही नाही तर हे असं परम आणि शुद्ध अशी चितीच आहे पर आणि सर्वात अशीही चितसृ संकल्पामुळे ज्या ठिकाणी संकल्प करते त्या ठिकाणी त्या त्या तऱ्हेने विलसत सा असते सारश एक असा हा परमात्म रूपी वास्तविक अनुदित असता स्वतःच्याच कल्पनेने निरनिराळ्या रूपाने चिदाकाशामध्ये उदित होत असतो ज्याप्रमाणे एखादा वृक्ष अनुदित असतानाही भूमीमध्ये उदित होत असतो त्याप्रमाणे परमात्मा चिदाकाशामध्ये आपल्या संकल्पामुळे जन्ममरणादिपाने उदित होतो सदुसष्ट ज्याप्रमाणे बीज क्षणात वृक्ष होते आणि वृक्ष क्षणात बीज होतो त्याप्रमाणे आपल्या समत्वाचा त्याग न करणारा आणि स्पंदरहिता असा चिदणू जगदरूपाने भासमान होतो तरीही सर्वदा निर्विकार असतो अडुसष्ट चिद्रूपी परमाणूच्या अपेक्षेने मेरू प्रचंड पर्वतही एखाद्या कमलतंतुप्रमाणे अत्यंत क्षुद्र आहे असला हा अत्यंत स्थूल परंतु वस्तुत सूक्ष्म असलेला अणु अनुभवाला कसा असा प्रश्न उपस्थित होईल जर उत्तर असे कि चिदणू हा स्वयं वेद्य आहे अर्थात तद्रुपत्वानेच त्याचा अनुभव आहे एकोणसत्तर त्या चिदणू मेरू अंधारा कोट्यावधी पर्वत साठवले जातात सत्तर आकाशात दिसणाऱ्या गंधर्व नगराप्रमाणे स्वभावता अत्यंत निर्विकार आणि शुद्ध अशा त्या परमात्मा संज्ञक महा अणूने आब्रम्हतंभ पर्यंत सर्व दृश्य जग व्यापून टाकले आहे विस्तारले आहे रचले आहे आणि उत्पन्न केले आहे हे राक्षसी द्वैत रूपाने भासणाऱ्या माझ्या सर्व क्रिया आत्मबोधामुळे स्वप्न स्थितीतील क्रियाप्रमाणे अखंड ब्रमानुभवामुळे माझी अद्वितीय स्थिती केव्हाच नाहीशी होत नाही इतिश्री वासिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग एक्क्या सर्ग ब्याऐंशी श्री वशिष्ठी म्हणाले राघवा अशा तऱ्हेचे राजाच्या तोंडपूर्ण भाषण ऐकल्यानंतर ती राक्षसी आपल्या ठिकाणच्या मच्छरांचा त्याग करून मनाने समाधानी झाली मयुरी आनंदी होते किंवा पौर्णिमेच्या चांदण्यामुळे कमलिने प्रफुल्लित होते त्याप्रमाणे राजाच्या भाषणामुळे ती राक्षसी अतिशय आनंदित झाली मेघगर्जनेमुळे एखाद्या बगळीला आपल्या गर्भधारण्याची वेळ आली आहे असे वाटून तिला राक्षसी म्हणाली आहा हस्तरहिता अशा ज्ञान सूर्याने प्रकाशित झालेली तुम्हा उभयतांची बुद्धी कितीतरी पवित्र आहे चंद्रमंडला पासून उत्पन्न झालेल्या समरस शुद्ध आणि शीतल अशा चांदण्यामुळे कमलिनीला अतिशय आला होतो त्याप्रमाणे तुमच्या हृदयातून निघालेली ही पवित्र विवेकपूर्ण वचने ऐकून मला अतिशय कमलांचा विकास व्हावा त्या किंवा सुवासिक पुष्पांच्या संपर्कामुळे माती सुगंधाने युक्त व्हावी त्याप्रमाणे तुमच्यासारख्या विवेकी आणि जगतपूजक महापुरुषांच्या समागमामुळे मला अपूर्व आनंद झालाय चंद्राचे किरण चंद्रविकासी कमलाला निरंतर सेव्य वाटतात त्याप्रमाणे तुमच्या सारखे विवेकी पुरुषांची सेवा करावी असे मला वाटते जळत असलेली म्हणजे अंधारात येत नाही त्याप्रमाणे महात्माचा सहवास झाल्यानंतर कोणालाही दुःख बाधा होण्याचे कारण उरत नाही या अरण्यामध्ये मला भेटलेले तुम्ही दोघे म्हणजे भूलोकावरील प्रत्यक्ष सूर्यच असे मला वाटते यासाठी म्हणूनच तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करून तुमच्याबद्दल मला वाटणारी पूज्य बुद्धी व्यक्त करणे हे माझे कर्तव्यच आहे असे मी मानते तेव्हा आपली कोणती शुभेच्छा मी पूर्ण करू ते मला सांगा यावर राजा म्हणाला हे राक्षसी तू राक्षस कुलरूपी कानुनाला शोभा देणारी खरोखर मंजिरीत आहेस तू माग म्हणून म्हणतेस म्हणूनच केवळ सांगतो की ह्या राष्ट्रात राहणाऱ्या लोकांना पोर्शुवाची निरंतर व्यथा होत असते तसेच या माझ्या राष्ट्रातील सर्व जनता विश्वचिकेच्या म्हणजे महामारीच्या व्याधीने अत्यंत पीडित झालेली आहे त्यांच्या या दुःखाचा कसा प्रतिकार करावा हे दाखवणारा एखादा उपाय शोधून काढावा अशासाठी मी रात्रीचर्येकरता बाहेर पडलो आहे माझ्या राज्यातील लोकांना त्रास देणाऱ्या शिवला दिव्यथा विविध प्रकारच्या औषधोपचारांनाही बऱ्या होत नाहीये तेव्हा तुझ्यासारख्याने त्याचा परिहार होण्यायोग्य असा एखादा मंत्र सांगितला तर पहावे अशा हेतूनच अशा मध्यरात्रीच्या वेळी मी बाहेर पडलोय कदाचित मला पाहिजे त्या तऱ्हेचा एखादा मंत्र जरी मिळाला नाही तरी तू दुष्ट आहेस असे ठरून प्रजाजनांचा घात करणाऱ्या तुझ्यासारख्या दुष्ट राक्षसीचा निग्रह करता आला तरी तेवढ्याने सुद्धा मी स्वतःला धन्य आणि कृतार्थ समजले मला देण्यासारखा एखादा मंत्र तुझ्याजवळ नसेल तर आजपासून तू कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नयेस अशी माझी इच्छा आहे हे माझे मागणे तू मान्य केलेस तरी तेवढ्याने ते हे कल्याणी तू माझे समाधान होऊन मला मोठा आनंद होईल <coughs> तेव्हा करकटी म्हणाले राजा तुझे म्हणणे मान्य करून आजपासून कमलप्रमाणे हिंसेपासून परावृत्त होण्याचे तू मान्य केलेस तर तुझे शरीर रक्षण तरी कसे होईल अशा प्रकारच्या प्रश्नाने माझे मन भरून राहिले कर्कटी म्हणाले हे राजन मी हिमालय पर्वतावर सहा महिने समाधी लावून बसले होते समाधीचा काल संपून देहभाना देय भानावर आल्यानंतर प्रकृती धर्मामुळे मला भूक लागली आणि काहीतरी खायला मिळेल अशा इच्छेने या हिमालय पर्वतावर असलेल्या शिखरावर जाऊन पाहिजे तितके दिवस योगामध्ये एखाद्या सजीव पुतळ्याप्रमाणे मी निश्चल होऊन राहीन अमृत स्वरूपाची धारणा करून मी आपले हे क्षुद्र शरीर धारण करेन आणि मृत्यूकार समीपेताच स्वेच्छेने आपल्या शरीराचा त्याग करेन राजा आजपासून मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही प्राण्याचा मी घात करणार नाही तरीही मी जे सांगते आहे ते उत्तर दिशेला पूर्व आणि पश्चिम समुद्राने आणि शरद कामाणे शोभायमान होणारा असा हिमवान नामक पर्वत आहे त्या पर्वताच्या एका उच्च शिखरावरील गुहे एखाद्या मेघलेखेप्रमाणे किंवा लोखंडाप्रमाणे कृष्ण दिसणारी कर्कटी नावाची एक राक्षसी राहत असते ती राक्षसी म्हणजेच मी प्राणहरण करणारी अशी विशुच होऊन जनतेला मारण्याच्या इच्छेने मी दारुण तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेते मग त्याच्यापासून इच्छित वर प्राप्त करून घेतल्यानंतर विशुचिका नामक सुईच्या रूपाने जनतेला भक्षण करण्याचा मी कित्येक वर्षेपर्यंत सपाटा चालवला होता परंतु वर देते ब्रह्मदेवाने गुणवान माणसानं तू मारू नकोस अशी मला आज्ञा केली होती इतकेच नव्हे तर माझे सामर्थ्य मर्यादित करणारा एक महामंत्र ही सांगितला होता तेव्हापासून मी त्या चा मंत्राच्या अधीन होऊन राहिले आहे तो उत्कृष्ट महामंत्र मी तुला देते त्याचे हे राजा तू ग्रहण कर त्या महामंत्राच्या सामर्थ्याने तुझ्या राज्यातील सर्व लोकांची पोटशुलाची व्याधी तर दूर होईलच आणि शिवाय त्यांना पटकीची बाधाही कधीच होणार नाही ना ना। प्राण्यांची हिंसा करण्याची माझी प्रवृत्ती अतिशय वाढलेली असल्यामुळे पूर्वी मी हजारो लोकांच्या हृदयातील रक्ताचे शोषण करून त्यांच्या नाड्या शुष्क केलेल्या आहेत अर्थात रक्तमांस केलेल्या त्या लोकांपासून उत्पन्न होणाऱ्या पुढील पिढीतील प्राणीही त्यांच्यासारखे रक्तमांसही निपजले आहेत राजा या सर्व गोष्टींचा परिहार करण्यासाठी आपल्या जवळचा महामंत्र मी तुला देत आहे त्या मंत्रामुळे तुझ्या राज्यातील लोकांवर आलेले संकट दूर होईल तुझ्यासारख्या सात्विक आणि प्रयत्नशील पुरुषांना या जगात असाध्यताच हे राजा नाडीकोश बिघडल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या पोटशुरादी व्याधींची शांती होण्यासाठी ब्रह्मदेवाने सांगितलेल्या मंत्राचे तू ग्रहण कर माझे म्हणणे तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही उभयता नदी तीरावर चला त्या ठिकाणी स्नान आचमन आणि प्राणायाम करून मी देईन त्या महामंत्राचे संयतचित्ताने विधीपूर्वक ग्रहण करा नंतर श्री वशिष म्हणाले रामा त्या राक्षसीचे अशा तऱ्हेचे भाषण ऐकल्यानंतर ती राक्षसी राजा आणि मंत्री असे तिघेजण एकमेकांविषयी प्रेमप्रभावाने बद्ध होऊन त्या मध्यरात्रीच्या वेळी नदी तीरावर राक्षसीच्या अंतकरणातील मच्छर जाऊन तिच्या मनात आपल्याविषयी खरे प्रेम उत्पन्न झाले आहे अशी खात्री करून घेतल्यानंतर विक्रम राजा आणि त्याचा मंत्री या उभयतानी त्या नदीमध्ये स्नान केले मग शुचिरभूत होऊन ते, ते दोघे शिष्य भावनेने त्या राक्षसी जाऊन बसले नंतर त्या राक्षसीने राजा आणि त्याचा मंत्री अशा दोघांना ब्रम्हदेवाने सांगितलेल्या विश्वच मंत्राचा विधीपूर्वक उपदेश केला मंत्रोपदेश केल्यानंतर अत्यंत स्नेहपूर्ण झालेल्या त्या उभयतांचा निरोप घेऊन ती राक्षसी हिमालय पर्वतावर जाण्यासाठी सिद्ध झाली विक्रम राजा तिला म्हणाला हे महादेह हे सर हे राक्षसी तू आम्हा उभयतांची आता गुरु आणि मैत्रीण झाली आहेस तू काहीतरी भक्षण करावेस या हेतूने आम्ही तुला निमंत्रित करत आहोत आमच्या तुझे खरोखरच प्रेम असेल तर आमचीही प्रेमाची विनंती तू अमान्य करणार नाहीस अशी आशा आहे कारण ुषांच्या दर्शनाबरोबरच परस्परामधील वृद्धी होत असते असा नियम आहे तेव्हा हे कल्याणी अलंकार असे सामान्य मानवी स्त्रीचे सुंदर रूप धारण करून तू आमच्या घरी चल। त्या ठिकाणी सुखाने कालक्रमणा करत्री रूप धारण केलेल्या मला तू भोजन देण्याला समर्थ आहेस हे पण बाह्यत जरी मी मनुष्य झाले तरी माझे मनोरूपी शरीर स्वभावता राक्षसी असल्यामुळे तू मला खायला तरी काय देणार एखाद्या दे सामान्य माणसाप्रमाणे सामान्य अन्न खाऊन माझी तृप्ती होणार नाही माझ्या राक्षसी स्वभावाला उचित अशा रक्त मांसाधिकांचे सेवन केल्यानेच माझी खरेखुरी तृप्ती होणे शक्य आहे कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याचा पूर्वसिद्ध असा स्वभाव पालटणे केव्हाही शक्य नाही मग राजा म्हणाला हे शुभलक्षणे सुवर्णाचे अलंकार धारण करून स्त्री रुपाने तुला वाटेल तितके दिवस तू माझ्या प्रसादात राहा आता माझ्या राज्यात दुष्कृत्य करणारे चोर प्राणांताच्या शिक्षेला योग्य ठरणारे असे हजारो अपराधी लोक ज्या ठिकाणी सापडतील त्या त्या ठिकाणाहून धरून आणून मी त्यांना तुझ्या स्वाधीन करेन त्यावेळी तू आपले मानवी रूप टाकून देऊन पुन्हा राक्षसीचे रूप धारण कर नंतर तुझ्या स्वाधीन केलेल्या सर्व वध्यण्या तू हिमालय पर्वतावर घेऊन जा आणि त्यांना खुशाल खाऊन टाक हिमालयावरील एकांत स्त्री ह्या वध्य लोकांना खाऊन टाकण्यात तुला मोठाच आनंद वाटेल कारण पुष्कळ आहार करणाऱ्यांना एकांतात भोजन करणे सुखावं होत असते तेव्हा अशा प्रकारे यथेचे भोजन करून तृप्त झाल्यानंतर काही काळ वामकुक्षे करून तू पुन्हा समाधी लावून बसत जा पुढे समाधी विसर्जन करून देहभानावर आल्यानंतर पुन्हा माझ्या राज्यात इथे निघून ये या ठिकाणी आलीस की मी पुनश्च पूर्वीप्रमाणे दुसरे शेकडो वधार्ह प्राणी तुझ्या स्वाधीन करीन त्यांना घेऊन तू पुन्हा हिमालय पर्वतावर आणि तेथे त्या प्राण्यांना मारून खा अशा रीतीने वध्यजनांचा वध करणे ही काही धर्मशास्त्रदृष्ट्या हिंसा होत नाही कारण धर्मानुरूप केलेल्या हिंसाची योग्यता दये इतकीच श्रेष्ठ आहे तेव्हा हे राक्षसी समाधीविषयीचा आपला नात सोडून देऊन माझ्याबरोबर येणे उचित आहे कारण दुष्टांच्याही अंतःकरणात एकदा गाढ प्रेम निर्माण झाले म्हणजे ते नाही सेवणे शक्य नसते कडकटीने राजाला म्हटले राजा तू म्हणतोस ते अगदी खरे तुझ्या म्हणण्याप्रमाणे वर्तन करायला मी तयार आहे कारण प्रेमाने केलेल्या भाषणाचे कोण बरे स्वागत करणार नाही श्री वशिष्ठ म्हणाले राघवा अशा तऱ्हेने भाषण केल्यानंतर त्या राक्षसीने राजाच्या म्हणण्याप्रमाणे त्या क्षणीच एका सुंदर अशा विलासिनी स्त्रीचे रूप धारण केले गळ्यात उत्कृष्ट हार मस्तकावर मुकुट हातात सुवर्ण कंकण कमरेला कमरपट्टा वगैरे अलंकार धारण केल्यामुळे तिचा देह अत्यंत मोहक दिसू लागला नंतर त्या राक्षसीने राजाला उद्देशून राजा चल आता आपण तुझ्या घराकडे जाऊ असे म्हटले त्यानंतर विक्रम राजाने त्याचा मंत्री पुढे चालू लागले आणि ती राक्षसी त्यांच्या मागोमाग जाऊन मार्गक्रमण करू लागली ते तिघे जण उजाडण्यापूर्वी एका रमणीय महाला त्या तिघांनी प्रेमाने वार्तालाप करत अवशिष्ट रात्र घालवली प्रभात होता सुंदर स्त्रीचे रूप धारण केलेल्या राक्षसीला एका रमणीय अंतपुरात नेऊन आणि तिला ममतेने वागवण्याविषयी राजऊन तो राजा आणि त्याचा मंत्री हे दोघे जण आपापल्या उद्योगाला निघून गेले अंतपुरातील स्त्रियाबरोबर राक्षसी मोठ्या प्रेमाने वागत असे अशा प्रकारे पाच दहा दिवस निघून गेले एके दिवशी राजाने आपल्या राज्यातील निरनिळ्या भागातून आणलेले तीन वज्य गुन्हेगार लोक त्या राक्षसी आणून उभे केले त्या रात्री त्या राक्षसीने पूर्व संकेतानुसार आपले मूळचे अत्यंत उग्र आणि कृष्णवर्ण राक्षसीचे रूप धारण केले नंतर कवटाळून ती राक्षसी जेव्हा तेव्हा पर्जन्य धरांचे जाल धारण करणाऱ्या एखाद्या मेघमाले ती शोधू लागली नंतर राजाचा निरोप घेऊन ती राक्षसी हिमालय पर्वताच्या उंच शिखरावर असलेल्या तिच्या पूर्वस्थळी जाण्याला निघाले पिशाचे आणि राक्षसी यांच्या समुदायात सर्वांपेक्षाही उग्र भीषण शरीर धारण करणारी राक्षसी एखाद्या दरिद्री स्त्रीला द्रव्याचा निधी सापडल्यावर ती जशी आनंदीत होते तशी इष्ट आहार प्राप्त झाल्यामुळे तीन सहस्र वध्य गुन्हेगारांना ठार करून तिने त्यांच्या रक्त मांसावर यथेच मारला आणि मग त्या राक्षसीने तीन दिवस पर्यंत वामकुक्षी केली चौथ्या दिवशी सकाळी जागे होताच त्या, हो त्या राक्षसीने पूर्वीप्रमाणे समाधी लावली समाधी लावल्यापासून चार किंवा पाच वर्षांनी तिने समाधीचे विसर्जन केले आणि पुन्हा ती देहभाना तीन चार दिवस घालवले मग पुन्हा राजाने दिलेले वध्य अपराधी आपल्याबरोबर घेऊन हो, ती पूर्ववत मूळच्या ठिकाणी गेली हे रामा अशा प्रकारचा त्या राक्षसाचा क्रम वर्षानुवर्षे चालला होता तर राघवा जीवनमुक्ताप्रमाणे कालक्रमणा करणार ती राक्षसी हिमालय पर्वतावरच्या निबीड अरण्यात पूर्वीप्रमाणे अद्यापही सुखाने काही दिवसपर्यंत समाधी योग तत्पर होऊन नंतर ते पुन्हा राजाच्या घरी काही दिवस आनंदात काढते आणि अशा रीतीचा क्रम अव्याहत चाललेला आहे पुढे कालांतराने तो राजा विदेहमुक्त झाला परंतु त्याच्या मागून राज्यावर येणारे राजे पूर्व परंपरेप्रमाणे राज्यातील वज्य अपराधी लोकांना त्या राक्षसीच्या स्वाधीन करत असत अशा प्रकारे आपल्याला इष्ट वाटणारे प्राण्यांचे मांस भक्षण करत ते राक्षसी तेथे चिरकाल सुखाने राहिले होते श्री वासिष्ठ महारामायणे वृत्ती प्रकरणी निसर्ग ब्याऐंशी